ओम नमो भगवते वासुदेवाय सातवा श्लोक बारावा सात्विका भावा राजसाम एन विधी नव हम ते शुते सात्विक राजस तामस म्हणून जे पदार्थ आहेत ते सर्व माझ्यापासून उत्पन्न झालेले आहेत असे जाण ते माझ्यामध्ये आहेत पण मी त्यांच्यामध्ये नाही जे सातविक हन भाव कारूप संभव जे सत्वापासून झालेले पदार्थ किंवा रजतम या गुणांपासून झालेले सर्व ते माझ्या स्वरूपापासून उत्पन्न झालेले आहेत असे समज हे झाले तरी माझ्या ठाई परितया माझी मी नाही जैसी स्वप्नीच्या डोही जागृती न बुडे हे पदार्थ माझ्या ठिकाणी उत्पन्न झाले परंतु या पदार्थात मी नाही ज्याप्रमाणे जागृती पासून स्वप्न उत्पन्न झाले असले तरी स्वप्नातील दोहात जागृती बुडत नाही म्हणजे स्वप्नात जागृती नाही जैसी रसाची च सुखट बीज कणिका घनवट परितीये होय का अथवा ज्याप्रमाणे भरीव बी म्हणजे गोठलेला रसच असतो पण त्यापासून अंकुर उत्पन्न होऊन त्याचेच लाकूड बनते मग ताष्ठाच्या ठाई सांग पण असे काय पैसा मी विकारी नाही जरी विकारला दिसे मग त्या लाकडाच्या ठिकाणी बीपणा काही आहे का सांग बर त्याप्रमाणे मी जरी विकारलेला दिसलो तरी त्या विकारात मी नाही पै गग उपजे आभाळ गेवळ अथवा आभाळी होय सलील तेथ्र नाही आकाशामध्ये ढग उत्पन्न होतात परंतु त्या ढगात केवळ आकाश नसते किंवा ढगात पाणी असते परंतु त्या पाण्यात ढग नाहीत मग तैयार उदका आवेशे, प्रकटले लख लखे तीयेजूल लख पानी सांगे हो है संग अग्निस्तम धूम हो तीये धूमी का ये तैसा बिकारू हामी नो जरी विकार ला अग्नी धूर तयार होतो त्या धुरात अग्नी आहे का त्याप्रमाणे पासून झाले तरी मी पदार्थ नाही श्लोक तेराव त्रिभीर्गुणय भावै रे सर्व इदम जगत मोहितमनाभि जानाती मायम या तीन गुणमय भावाने म्हणजे सत्व रजाती मायेने मोह पाडलेले हे सर्व जग या गुणाहून वेगळा विकार बाबुळी ते उदकाते जैसी झाकोळी का वायाची आभाळी आकाश लोपे परंतु पाण्यात उत्पन्न झालेले गोंडळ ज्याप्रमाणे पाण्याने झाकून टाकते किंवा ढगाच्या योगाने आकाश व्यर्थच झाकले जाते हागा गा स्वप्न लटिके म्हणू ये, हो ये, ये स्वप्न हे खोटे आहे असे म्हणता येते पण आपण निद्रेचे स्वाधीन झाल्यामुळे ते जेव्हा आपल्या अनुभवाला येते त्यावेळी ते आपली आपल्याला आठवण होऊ का हे आसो डोळ्यांचे डोळ्याची पडळर्यांचे दृष्टांत राहते डोळ्यातले पाणी डोळ्यात गोठून त्याचा पडदा डोळ्यावर तयार होतो तो पडदा डोळ्यांची दृष्टी म्हणजे पाहणेपणा नाहीशी करत नाही का तैसी हे माझी च त्रिगुणात्मक साऊली कि मजची आड वडवली जवनिका जैसी त्याप्रमाणे त्रिगुणात्मक माया म्हणजे माझीच पडलेली छाया आहे ती जणू काही पडद्या प्रमाणे माझ्या आड आली आहे म्हणजे मला तिनं झाकल आहे म्हणून भूते माते नेणती माझी मी नवती जैसी जळीची जळी जड़ी न विरती मुक्ता प्राणी मला जाणत नाही ते माझेच आहेत पण मद्रुप होत नाही ज्याप्रमाणे मोती ही पाण्याचीच होतात पणघडत नाही सवयची पृथ्वी सी मिळे तरी मेळवी जे एरवी तोची अग्निसंगी जे तरी वेगळ होय जसे मातीचे मडके करावे व ते केल्याबरोबर म्हणजे कच्च्या स्थितीतच मातीशी मिळवले तर ते मातीत मिळून जाते पण ते मडके भाजले असता ते मातीशी न मिळता खापर रूपाने वेगळे राहते श्लोक चौदावायी मम माया माध्यम तर ही माझी त्रिगुणात्मिका दैवी माया तरुण जाण्यास दुस्तर आहे जे मलाच शरण येतात तेच ही माया तरुण भूत जात सर्व हे कीर अवयव, योगे जीव दशे आले त्याप्रमाणे सर्व प्राणी मात्र हे खरोखर माझेच अवयव आहेत पण मायेच्या योगाने ते जीव दशीच आले म्हणची माझे भ्रांती विषयांध झाले म्हणून ते प्राणी माझेच असून मी नाही ओळखत नाही कारण मी आणि माझेपणा या भ्रांतीने ते विषयांध झाले आहेत आता महदादी हे माझी माया उतरवनी धनंजया मी होईजे हे आया आता जी जी माझी माया, ती पार है साध्य कसे होईल। पहिली संकल्प जळाचा उफडा सवेची महाभूतांचा पुढ पुढ जी माया नदी ब्रह्मरूपी पर्वताच्या तुटलेल्या कड्यातून मूळ संकल्प रूपी उसळीने निघाल्या बरोबर तिच्या पंचमहाभूतांचा लहान बुडबुड़ा आला जे सृष्टी तटेसांडी जी सृष्टीच्या विस्तारूपी ओघाने कालाच्या ग्रास करण्याच्या शक्ती रूपाच्या वेगाने वाढून प्रवृत्ती व वा निवृत्ती या दोन्ही उंच काठाम बाहेर वाहते जे गुणघनाचे निरली मोहांचे नि महापुरे घेऊन जात नगरेची जी। जी मेघांचा जोरदार वर्षाव झाल्याने मोहरूपी महापुराने भरून यमनियमरूपी गावे वाहून आणते जे द्वेषाच्या आवर्ती दाटत मच्छराचे वळसे पडत माझी प्रमदादी तळपत महामीन जी द्वेषरूपी भौऱ्याने गच्च भरलेली आहे व मत्सर रूपी वळणे जिला पडलेली आहेत व जिच्यामध्ये तरुण स्त्रिया वगैरे मोठे मासे चमकत आहेत कर्मा कर्मा वरी तरुखांची जी। जिच्यामध्ये प्रपंच रूपी वळणे आहेत व जिला कर्मा कर्मरूपी पूर येत आहेत ये आणि सुख दुःख जिच्यावर तरत आहे रथीची बेटा आदळती कामाची लाटा जेथ जीव फेन संघट रथीच्या बेटावरजीच्या काम लाटा रुपी लाटा आदळतात व जेथे जीवरूपी फेसाचा समुदाय एक सारखा दिसतो अहंकाराची या वरी मदत्रयाची या जेथ विषयोर मीच्या आकळीया उलाळ अहंकाराचा मोठा त्यावर कुल, इत्यादी तीन मदांचा उदयास्ताचे लोंढे पाडीत जन्म मरणाचे चौंढे जेथ पांच्या भौतिक बुडबुडे होती जाती ज्या नदीमध्ये उदयास्थानचे लोंढे जन्म रूप खळगे पडतात व तेथे पंचमहाभूतांपासून झालेले शरीर रुपी बुडबुडे तयार होतात व जातात भोवत वळसे अज्ञानाचे जिच्यात अविवेक व गोंधळ हेच कोणी मासे ते सात्विक धैर्यरूपी आमिष गिरतात व ज्या नदीमध्ये अज्ञानाचे भोवरे वक्रगतीने फिरतात भ्रांतीचे निखडुळे रेवले आस्थेचे अवगाळे रजोगुणाचे निखळाच्या गडूळपणाने आशारूप काळात प्राणी फसले व रजोगुणाच्या खळबळीने स्वर्ग गाजू लागला तमाचे धारसेवाड सत्वाचे स्थिरपण जाड किंबहुना आहे दुवाड माया नदी अशा या माया नदीत तमोगुणाची मोठी धार असते तर सत्यलोकीचे हुडे घाये गडबडती धोंडे ब्रम्ह गोळकाचे तिच्यात पुनर्जन्म रुपी लाटांची उसळी सत्यलोकाच्या बुरुजावर जाऊन आदरते व पुनरावृत्तीच्या आघाताने ब्रह्मांडाचे धोंडे कोसळून पडतात ऐसा तरी जेल गा या पाण्याच्या वेगाने अजूनपर्यंत वाहत असलेला जोराचा पूर थांबत नाही असा हा मायेचा पूर कोण तरुण जाईल येथ एक नवला जोजो कि जे तर अपावो हो य या माया नदी संबंधाने एकच आश्चर्य आहे ते हे कि हिच्यातून तरुण जाण्याला जोजो म्हणून उपाय करावा तो तो अपायच होतो तो प्रकार कसा ते ऐक एक स्वयं बुद्धीच्या बाही रिगाले तयांची शुद्धीची नाही एक जाणी वेचे डोही गरवेची गिळिले एक आपल्याच बुद्धीरूपी बाहूने ही नदी तरून जाण्याकरता जे या नदी शिरले ते कोठे गेले त्यांचा पत्ता किती नदीत ज्ञानाच्या डोहा मध्ये अभिमानाने गिळाले एकी वेद त्रयाची या सांगडी घेतल्या अहम भावाची या धोंडी ते मदमीनाच्या तोंडी सगळे किती एका ती तीन वैदरूपी होडीचा माया नदीतून तरण्याकरता आश्रय घेतला पण त्या बरोबर अभिमानाने मोठे धोंडे घेतले ते मदरूपी माशांच्या तोंडात सबंद मग मनमथाची कासे लागले ते विषय मगरी सांडिले चळून किती एका तारुण्य रूपी कमरेस बांधला व मग कासेला मगरानी मदनाच्या काय मग टाकलेचा जरंगा तेने ती पैग सहू कडे आता म्हातारपण रुपी लाटेमध्ये असणाऱ्या बुद्धिभ्रंशरूपी जाळ्याने ते चहू बाजूने व्यापली जातात आणि शोकाचा कडा उपडत क्रोधाचा क्रोधाच्या ज्या ठिकाणी वर येतील त्या ठिकाणी संकटरूपी गिधडाकडून टोचली जात मग दुःखाचे निबरबटे बोंबले पाठी मरणाची ये रेवे रेवले ऐसे कामाचे लागले, ते ते गेले वाया नंतर माचे का मरणाच्या गाळ्यात बसले या प्रमाणे त्याने कामाचा आश्रय घेतला ते असे व्यर्थ गेले तेन क्रियेची पेटी बांधोणी घातली पोटी ते स्वर्ग सुखाच्या कपाटी शिरकोनी ठेले कित्येकानी यज्ञ करणे रुपी पेटी माया नदी करता आपल्या पोटाशी बांधली ते स्वर्ग सुखाच्या कपारी मध्ये अडकून राहिले आशा केला कर्म भरवसा परिते पडिले वळसा विधी निषेधांच्या कित्येकानी मोक्षरूपी पलीकडच्या किनाऱ्याला लागावे या आशेने कर्मरूपी बाहूंवर विश्वास ठेवला परंतु ते विधी निषेधांच्या वर्णात सापडले ज्या माया नदीत वैराग्याची होडी प्रवेश करू शकत नाही व त्याचप्रमाणे विवेकरूपी वेळूला ठाव लागत नाही या उपर अष्टांग योगाने काही तरुणोपाय होतो पण तो क्वचितच होतो पैसे तरी जीवाची ये माया नदीचे हे कासया आंगवणे म्हणावे या प्रमाणे जीवाच्या सामर्थ्याने ही नदी उतरून जाणे हे म्हणणे कशा सारखे आहे म्हणून मनावे. जरी अपत्य शिळा व्याधी कळे साधू दुर्जनाची बुद्धी कि रागी सांडी रिद्धी आली साती जर पथ्य न करणाऱ्याला रोग घालवता येईल किंवा साधूला एखादा प्राप्त झाले असता त्याचा तो त्याग करेल अथवा मीना गळू घोटे ना तरी भेडा उलटे विवसी जरी चोराना जर चौकशी करणारे सभासद न्यायाधीश भीतील अथवा माशाला जर गळ गिळता येईल किंवा एखाद्या भीत्या मनुष्याला पिशाच्या वर हल्ला करता येईल करांडी का मुंगी मुरू बोलांडी तरी मायेची पैल थडी देखती जीव हरणाच्या पोराला जर जाळे कुडतडून तोडता आले तरच माया नदीच्या पलीकडच्या काठाला जीव पाहू जैसी जिनवेची वनिता, तेवी म्हणता ना तर म्हणून हे अर्जुना ज्याप्रमाणे विषयी पुरुषाला स्त्री जिंता येत नाही त्याप्रमाणे जीवाना हि मायाूप नदी स्वसामर्थ्याने तरता येणार नाही येला तर अशा स्थितीत जे सर्व भावाने मला भजले ते एकच ही माया नदी सहज तरुण गेले व त्यास माया नदीच्या अलीकाच्या काठावरच माया नदीचे जल संपले जया सद्गुरु तारू फुडे, जे अनुभवाचे कासे गाढे जया आत्मनिवेदन ज्या सद्गुरु हा पुढे तारणार नाबाडी आहे ज्या साधकाने आत्मनुभव रुपी कासोटा घट्ट बांधला आहे व ज्यांना आत्मनिवेदन रूपी तराफा हस्तगत झाला आहे जे अहभावाचे वोझे सांडून विकल्पाची झुळका चुकवणे अनुरागाचा निरुता होऊन पाणी जे ढाळू टाकून विकल परुपी वरिल ओहोटी से तपा सुन। जया चीया उतारा बोधाचा जोडला तारा मग निवृत्तीची या पहिलं तीरा झे पावले जे वजना जीव व परमात्मा यांच्या ऐक्य रूपी उतार असलेल्या पाण्यात ज्ञानरूपी सोपी वाट सापडून मग जे पलीकडच्या निवृत्ती रूपी तीराला वळले ते तेलत सेने निवृत्ती तटी वैराग्य रूपी हाताने पाणी तोडीत व मीच परमात्मा आहे अशी समजून हेच कोणी एक बळ त्याने तोल सांभाळित अशा रीतीने कसल्याही अडचणीत न पडता काठावर ते बाहे ये ने उपाये मज़ भजले ते हे माजी माया तरले आई से भक्त विपाइले उपायाने जे मला भजले ते ही माजी माया तरुण भक्त फार थोड़े फार नहीं